वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पंचावन्ना त्या रात्री तेथे झोपून ते दोघे शत्रुधवन राजपूत महर्षीना वंदन करून त्या गिरीकडे निघाले महर्षीने त्यांना शुभ इच्छिले ते त्याकरता उभे राहिले असता पित्याने औरसपुत्राकडे पाहत असे त्याने त्यांच्याकडे पाहिले मग ते महा महामुनी भगवान भरद्वाज सत्यनिष्ठा रामाला सांगू लागले या गंगा यमुनांच्या संगमाला धरून तुम्ही कालिंदीच्या काठाकाठाने जा ती पश्चिम दिशेने पुढे वाहत आहे असे तुम्ही काठाने जात असताना तिला पुढून प्रवाह येऊन मिळतात तिचा नित्य जाण येण्याचा जुना उताराचा मार्ग पाहून तेथून तुम्ही ती अंशुमती म्हणजे यमुना नदी तराफा बनून पार करा तेथून एक मोठा हिरवागार वटवृक्ष तुम्हाला लागेल त्याला श्याम असे नाव आहे त्याच्या स्वभावात बरेच इतर वृक्ष आहेत तेथे सिद्धांची वस्ती आहे सीतेने त्याला हात आशीर्वाद मागावे त्या वृक्षापाशी पोहोचल्यावर तेथे राहावे किंवा त्याला ओलांडून पुढे जावे तेथून एक रोष चालून गेल्यावर साल बोरी आणि यमुना काठचे कळक यांनी गजबजलेले नीलवन रामा तुम्हाला दिसेल तेथूनच चित्रकूटाची वाट जाते त्या वाटेने मी पुष्कळला गेलोय ती रम्य पायाना न पोचणारी आणि वणवा न लागणारी वाट आहे महर्षीने अशी दाखवून दिली आणि ते परतले ठीक आहे असे म्हणून रामाने त्यांना प्रणाम केला आणि ते निघून गेले मुनी निघून गेल्यावर राम लक्ष्मणाला रा म्हणाला तुझे भले असो मुनी आपल्याविषयी अनुकंपा वाटते तेव्हा खरोखर आपण पुण्यवान आहोत अशा रीतीने ते दोघे मनस्वी पुरुष विचार करीत सीतेला पुढे करून कालिंदी नदीकडे गेले वेगाने वाहणाऱ्या कालिंदी नदीपाशी गेल्यावर ही नदी पार पार कशी करायची याची लगेच त्यांच्यापुढे चिंता उभी राहिली त्या दोघांनीही लाकडे जोडून त्यांचा एक बराच मोठा तराफा बनवला त्यावर वाळलेल्या झाडांचा पाला पाचोळा आणि गवत पसरले मग कर्तबगार लक्ष्मणाने एक प्रकारच्या वेताच्या आणि जंबूर झाडाच्या फांद्या तोडून आणून शीते करता सुखाने बसताय रोगे आसन केले दाशर्थी रामाने लक्ष्मीसारख्या अकल्पनीय कांतीच्या ते आपल्या प्रियेला ती किंचित लाजत असता त्या आसनावर नेऊन बसवली जवळच वैदेची वस्त्रे आणि दागिने तसेच आपली आयुधे आणि पावडे आणि कुदळ त्या तराफ्यावर व्यवस्थितपणे ठेवून दिले अगोदर त्यावर सीतेला बसवल्यावर त्या दोघांनी त्या, त्या तराफ्याचा ता ताबा घेऊन मोठ्या उत्साहाने आणि परिश्रमाने तो पाण्यात तरता केला कालिंदी नदीच्या मध्यावर येता सीतेने तिला वंदन केले देवी तुझे शुभ असो तुला मी पार करून जात माझ्या पतीचे व्रत पार पाड राम सुखरूपपणे हात जडून कालिनी नदीपाशी हे मागणी मागत असताना ती गौरवर्णी सीता पलीकडच्या तीरावर आली मग वेगाने वाहत असलेली आणि लाटांची वर्तुळी बनवणारी ती नदी तीरावरच्या नाना वृक्षांच्या साक्षीने त्याने सहाय्याने पार केले त्याने तो तराफा पाण्यात सोडून दिला आणि यमुनावनातून जात थंड छायाच्या चा हिरव्या पानाने आच्छादलेल्या श्याम वटवृक्षापाशी आले त्या वटवृक्षापाशी येताच वैदहीने त्याला वंदन केले हे महावृक्षा तुला नमस्कार असो माझ्या पतीचे व्रत तो पार पाड आम्हाला कौसल्याचे आणि यशस्वीने सुमित्रेचे दर्शन करू असे हात जोडून होणार मानिनी सीतेने त्या वृक्षाला प्रदक्षिणा घातली मागणे मागत असलेल्या आणि आपल्याला अनुकूल होऊन वागणाऱ्या अनिंदिता सीतेकडे पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला भरताचा कनिष्ठ बंधव सीतेला घेऊन तू पुढे जर नरस्रेष्ठा अयोध्ये घेऊन मी मागून येतो ही जनककन्या जे जे फळ किंवा मा फुल मागे जेथे तिचे मन रमेल ते तू तिला काढून दे जो जो वृक्ष झुडू किंवा फुलांनी डवलेली वेली पूर्वी पाहिली नसेल त्या वृक्षांच्या गुच्छांनी डवलेले होते त्यांचे पुष्पगुच्छ सीतेने म्हणताच लक्ष्मण तत्परतेने आणून देत होता नाना प्रकारची पुष, सुंदर सुंदर बाळू आणि पाणी असलेल्या हंस आणि सारस पक्ष्यांच्या ध्वनीने दुमदुमणाऱ्या त्या नदीकडे पाहत ती जनक कन्या तेथे एक रोष चालून जाऊन राम लक्ष्मण या उभयता भावाने अनेक योग्य हरिणांना मारून आणले आणि त्या यमुना मनात त्याचा उपभोग घेतला मोरांच्या कळपांच्या आवाजाने निनादित असलेल्या हत्ती आणि वानर्याने गजबजलेल्या त्या वनात हिंडल्या फिरल्यावर ते सत्वर समप्रदेश असलेल्या नदी तीरावर आले आणि प्रसन्न मुखाने तेथे त्यांनी मुक्काम केला अयोध्याकांडाचा पंचावन्नासर्ग समाप्त